अध्याय एकशे त्र्याऐंशी वा भूतोत्पत्ती भरद्वाज म्हणाला हे द्विजश्रेष्ठा तो प्रभु ब्रह्मा मेरूच्या मध्यभागी वास्तव्य करून नाना प्रकारची लोकसृष्टी कशी करीत असतो हे मला कथन करा भृगु म्हणाले पूर्वी सांगितलेला जो मानस त्याने ही नाना प्रकारची लोकसृष्टी केवळ मनाच्याच योगाने केली त्याने सर्व प्राण्यांच्या संरक्षणासाठी प्रथम जल निर्माण केले हे जल म्हणजे सर्वभूतांचा प्राण असून त्याच्या योगानेच सर्व प्रजा वृद्धिंगत होतात व त्याचा वियोग झाला म्हणजे नाश पावतात त्याने हे सर्व विश्व व्याप्त करून सोडलेले आहे पृथ्वी पर्वत मेघ आणि दुसरेही जे काही मूर्तिमंत पदार्थ आहेत ते सर्व जलाविकारच होत असे समजावे कारण जलाचा घनी भाव म्हणजेच पृथ्वी वगैरे पदार्थ होत भरतबाज म्हणाला जल कसे उत्पन्न झाले अग्नि आणि वायू यांची सृष्टी कशी झाली व पृथ्वी कशी निर्माण केली याविषयी मला मोठा संशय आहे भृगो म्हणाले ब्रह्मन पूर्वी कल्पाच्या आरंभी ब्रह्मलोकामध्ये ब्रह्मर्शी एकत्र जमले होते तेव्हा त्या महात्म्यांना लोकांच्या उत्पत्ती संबंधाने संदेह उत्पन्न झाला तेव्हा ते ब्राह्मण मौन धारण करून आहाराचा त्याग करून केवळ वायुभक्षण करीत शंभर दिव्य वर्षे वर्षेपर्यंत ध्यान करीत राहिले त्यावेळी ब्रह्ममय अशी वाणी त्या सर्वांच्या कानावर आली ही दिव्य सरस्वती त्यांच्या हृदय पुंडरिकामध्ये मायाविशिष्ट परब्रह्मापासून निर्माण झालेली होती पूर्वी अनंत आणि अचलाप्रमाणे भासणारे व जिकडे तिकडे शून्य आणि स्तब्ध असे आकाशच उत्पन्न झाले त्यामध्ये चंद्र सूर्य अथवा वायू यापैकी काहीही नव्हते ज्याप्रमाणे अहंकारामध्ये दुसरा अहंकार उत्पन्न व्हावा त्याप्रमाणे त्या, त्या आकाशापासून जल उत्पन्न झाले व त्या जलाच्या पुरातून वायू उत्पन्न झालं व त्या जलाच्या पुरातून वायू उत्पन्न झाला ज्याप्रमाणे छिद्र नसलेले एखादे पात्र प्रथम शब्दरहित आहे असे दिसते पण ते पाण्याने भरू लागले म्हणजे त्यामध्ये असणारा वायू शब्द करतो त्याप्रमाणेच निच्छिद्र अशा आकाशाचा मध्यभाग जलाने व्याप्त करून सोडला तेव्हा त्या जलसंचयाच्या तळाचा भेद करून सशब्द असा वायू उत्पन्न झाला त्या जलसंचयापासून उत्पन्न झालेला हा वायू आकाशामध्ये जाऊन संचार करीत असतो याची शांती केव्हाही होत नाही तेथे वायू आणि जल या दोहोचे घषण होऊ लागते तेव्हा जाज्वल्यमान तेज असलेला महाबलाढ्य व ज्याला वर असलेला असा अग्नी आकाशातील अंधकार नाहीसा करून टाकून उत्पन्न झाला अग्नी हा वायूच्या सहाय्याने जल आकाशात उडवून देतो व पुढे तो अग्नी वायूच्या संयोगाने घनत्व पावतो घनत्व पावलेल्या त्या अग्नीचा जो काही दुसरा स्निग्ध भाग आकाशामध्ये जाऊन पडलेला होता तोच घनिभूत होऊन भूमित्व पावला सर्व प्रकारचे रस गंध स्नेह आणि प्राणी या सर्वे उत्पत्ति स्थान भूमि हिच है हिज ही उत्पत्ति होती ओम तत्स